पुस्तक यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र कृष्णाकांठ लेखक यशवंतराव चव्हाण वाचक विद्या पाटील प्रकरण पहिले जडणघडण सव्वीस जानेवारी आणि नंतरचा काळ बऱ्याच उद्योगात गेला माझ्या राजकीय हालचाली तर चालू होत्याच पण परीक्षाजवळ आल्यामुळे तिकडेही लक्ष देण्याची गरज होती माझ्याभोवती शाळेतल्या विद्यार्थ्याचे एक छानसे कोडाळे निर्माण झाले होते तीही सर्व तरुण मुले आपल्या अभ्यासाची तयारी चांगली करणारी होती तशीज माझ्या कामाला सहानुभूती दाखविणारी आणि मदत ही होती आमच्या हायस्कूलमधल्या विद्यार्थ्यांचा एका अर्थाने मी स्पोक्समन बनलो होतो मी अजूनही त्यांचा पुढारी बनलो होतो असे म्हणणार नाही यावर्षी परीक्षा मार्चमध्ये होत्या आणि त्याच सुमाराला महात्मा गांधींचा दांडी मार्च सुरु होणार होता मी राजकारण जास्त करत होतो आणि अभ्यास कमी करत होतो परंतु तरीसुद्धा माझी परीक्षा मी पास झालो त्याचे कारण माझे वाचन असल्यामुळे मराठी विषय मला तसा सोपा वाटत असे आणि हा इतिहासविषयी मला अवघड वाटत नसे संस्कृतमध्ये चांगले मार्क मिळावेत यादृष्टीने प्रयत्न करत असल्यामुळे त्यातही माझी प्रगती बरी होती माझी खरी अडचण होती मॅथमॅटिक्सची त्यातले अंगगणित आणि भूमिती हे विषय माझे फार उत्तम असत परंतु बीजगणितामध्ये मात्र माझी काहीही मात्रा चालत नसे मला ते आवडतच नसे त्यामुळे बीजगणिताचा पेपर असेल तर तो अक्षरशः कोरा देण आणि राहिलेल्या दोन विषयांमध्ये पास होणे इतके मार्क मिळवणे अशी आमची स्ट्रॅटजी चाललेली असे आमच्या शिक्षक वर्गात दोन तऱ्हेची शिक्षक मंडळी होती एक वर्ग असा होता की जो मूलत आज राष्ट्रीय होता अभ्यास चांगला करून राजकीय हालचाली करणाऱ्या मुलांना ते एक प्रकारे उत्तेजन देत असत मात्र त्यांची अट अशी असे की शाळेला काही कमीपणावर नुकसान होईल असे काही करता कामा नये दुसरी अट अशी असे की शाळेतला अभ्यास चांगल्यापैकी अभ्या अभ्या केला पाहिजे आमच्या शाळेचे दोन प्रमुख शिक्षक पाठक आणि द्विवेदी हे या प्रकारचे शिक्षक होते माझा अभ्यास उत्तम करून मी चळवळी करतो म्हणून नाही तरी त्यांचा माझ्यावरती लोभच होता पण दुसरे काही शिक्षक होते असे होते की त्यांना असे वाटत असे की आम्ही नको ते करतो या शिक्षक मंडळींना कशातच रस नसे आणि शिक्षक म्हणूनही ते एका अर्थाने बेताचे होते परंतु विद्यार्थ्यांनी काही आगळे करावे हे त्यांना रुसतच नव्हते अशा शिक्षकांचे आणि माझे फारसे जमले नाही पण ज्यांचे जमले त्यांच्या उबदार आठवणी आजही माझ्या मनात येतात पाठक दुवेदी यांची आठवण मी कोडे परत आल्यानंतरही माझ्या मनात जागृत होती शिक्षक म्हणून ते उत्तम होते आणि सार्वजनिक कामाची दखल घेणारेही होते त्यांच्याबद्दल आदराची नोंद करून ठेवणे मी माझे कर्तव्य समजतो जे शिक्षक भोतली जे काही चालले आहे त्यासंबंधी एक प्रकारची उपेक्षा वृत्ती आणि उदासीनदा दाखवत होते त्यानंतर खरे म्हणजे कशाचाच रस नव्हता त्यामुळे ते शिक्षक या नावाला पात्र तरी होते की नाही कोण जाणे त्यावेळी आमच्या शाळेमध्ये शेणोलीकरू म्हणून एक शिक्षक होते ते मात्र वेगळ्या प्रकारचे होते वर उल्लेख केलेल्या कुठल्याही दोन गटात न बसणारे अत्यंत वक्तशीर व्यवस्थित व टापटिपणे काम करणारे शिक्षक म्हणून त्यांचा नाव लकीक होता त्यांचे चालणे सुद्धा अगदी खास शेदार होते त्यांना खरा शौक होता शिकवण्याचा आणि क्रिकेटचा त्यांनी मला क्रिकेटमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करून पाहिला परंतु मी त्यांच्या हिशोबातबरोबर बसलो नाही त्यामुळे त्यांनी माझा नाच सोडून दिला आमच्या शाळेत आणि गावात त्यावेळी जे थोडेफार क्रिकेट चालले होते त्याचे सर्व श्रेय या गुरुजींना दिले पाहिजे त्यांनी एकदा आमच्या वर्गात मुलांना विचारले तुम्हाला प्रत्येकाला काय व्हायचं ते तुम्ही एका कागदाच्या चिठ्ठीवर लिहून द्या प्रत्येकाने आपल्यापुढे आदर्श असणाऱ्या एका थोर पुरुषाचे नाव लिहून दिले असावे मी माझ्या मनाशी विचार केला की कुठल्या तरी मोठ्या पुरुषाचे नाव लिहून देणे म्हणजे आपली स्वतःची फसवणूक करून घेणे होय मोठी माणसे आपल्या कर्तृत्वाने मोठी झालेली असतात त्यांच्यासारखे आपण होऊ हा विचार चांगला पण तसा निर्णय अवास्तव म्हणून मी माझ्या चिठ्ठीवर लिहिले मी यशवंतराव चव्हाण होणार मास्तर आणि सर्व मुलांच्या चिठ्ठ्या पाहिल्या आणि माझी चिठ्ठी पाहून ते माझ्याजवळ आल्याने म्हणाले अरे तू तर चांगलाच अहंकारी दिसतोस तू सार्वजनिक कामात रस घेतोस हे चांगलं आहे पण त्यामुळे तू निदान देशातील मोठ्या माणसांचा आदर्श जरी आपल्या डोळ्यापुढे ठेवला पाहिजेस मी म्हणले तुमचं बनणं खरं आहे पण मला वाटलं ते मी लिहिलं झालं हा विषय माझ्या दृष्टीने मी वर्गातच पण त्यांनी टीचर्स रूममध्ये जाऊन शिक्षक बंधूंशी या गोष्टीची चर्चा केली असावी कारण पाठक सरांनी मला विचारले ते आमचे हेडमास्तर होते त्यांनी मी झालेली खरी हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी मात्र मला सांगितले यात काय गैर आहे आपले व्यक्तिमत्व वाढविण्याचा प्रयत्न करण्याची तुझी इच्छा आहे असा त्याचा अर्थ आहे आणि तो योग्य आहे शेणोलीकर तुला काही म्हणले असतील तरी त्याकडे तू लक्ष देऊ नकोस मी मागे सांगितले होते की आमच्या शाळेमध्ये टिळक आणि आगरकर यांच्या संबंधाने निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेत असत त्यामुळे त्या दोघांसंबंधी जे मिळेल ते आम्ही वाचायचा प्रयत्न करत असू त्यामुळे माझ्यात वक्तृत्वाची हौस निर्माण झाली आणि मी वक्तृत्व स्पर्धेत आणि निबंध स्पर्धेत भाग घेऊ लागलो लोकमान्य टिळक यांच्यावर लिहिलेल्या माझ्या एका निबंधाला पहिले बक्षीस मिळाले होते त्यामुळे लिहिण्याची सवयही मी वाढवत होतो शाळेतला हा असा प्रकार बाहेरही म्हणजे लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी संबंध वाढत होते मी एक पाहिले की कराडमधील सर्व वर्गांमधामध घडत असलख्खा परिस्थितीबद्दलची एक प्रकारची उत्सुकता व कुतूल निर्माण झाल होत वर्तमानपत्र जास्त वाचली जात होती त्यामुळे सुशिक्षित समाज व्यापारी वर्ग यांच्याबरोबरच आमच्या कराडमधल्या छोट्या जमातींचा जो समाज होता तो म्हणजे भोई समाज कोष्टी समाज शिंपी समाज यांच्यामध्येही राष्ट्रीयत्वाचे वातावरण संचारले होते असे मला दिसले पण या वातावरणापासून काही तरुण मुले सोडली तर बाकीचा मुसलमान समाज तटस्थ होता अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजामध्ये एक प्रकारची उदासीनता होती त्याची काय कारणे असावीत हे मला माहीत नव्हते पण मी कार्यकर्ता म्हणून जेव्हा गावातील मोहल्या मोहल्यातून हिंडत असे आणि छोट्या मोठ्या समावांमधून बोलायचा प्रयत्न करत असेल तेव्हा गोष्ट मला उत्कटतेने जाणवे मग मी आपल्या मित्रांशी चर्चा करत असे की हे असे का देशातल्या सर्व थरातील जनतेचा सा सामूहिक उठाव करण्याचा सा प्रयत्न गांधी नेहरू करू इच्छितात पण येथे समाजातही कोणी काहीसे तटस्थ व कोणी काहीसे विरोधी असे वातावरण का असावे याचे स्पष्ट उत्तर कोणाजवळ नव्हते ज्यांचा पाठिंबा आहे त्यांचा पाठिंबा घेऊन आपण आपले काम करत राहावे अशी आम्हा मित्रांची वृत्ती होती कराड गावाबाहेरच्या खेडेगावांमध्येही मी काहीसे घुतोल निर्माण झालेले पाहिले पण त्यांच्यामध्ये प्रत्यक्षात भाग घ्यावा किंवा काही करावे अशी वृत्ती दिसली नाही मी याचे कारण समजून घेण्याचा व तपासण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न म्हणजे मी माझे बंधू गणपतराव यांच्याशी केलेली चर्चा ते लँड मार्गेज बँकेत काम करत होते त्यामुळे त्यांचा खेड्यातील करत्या शेतकरी मंडळींशी शे सतत संबंध येत होता त्यांनी मला सांगितले शेतकरी मंडळींनी तुमच्या या काय यावं तुम्ही शेतकरी मंडळींकडे जाऊन त्यांचे प्रश्न काय आहेत हे कधी बोलतात किंवा चर्चा केली आहे का त्यांचे जे प्रश्न आहेत ते सरकारी यंत्रणेशी संबंधित असतात त्यामुळे सरकारविरोधी चळवळीत जाणं त्यांना परवडणारं नाही त्यामुळे ते काहीसे दूर राहतात तुम्ही जाऊन त्यांच्याशी भेटायचा बोलायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला समजेल मी याबाबत माझ्या मित्रांशी बोललो दोन चार मित्रांनी सुटीच्या दिवशी बाहेर खेड्यात माझ्याबरोबर येण्याचे कबूल केले कराड शहरात मी माझ्या कामामुळे माहीत झालो होतो पण कराड गावाच्या बाहेर खेड्यात मला गणपतरावांचा भाऊ म्हणून सांगावे लागे आणि त्या तरणेस लोक मला ओळखत असत मी जेव्हा चारसा गावात जाऊन तेथील काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा असे दिसून आले की थोडेफार शिक्षण झालेली जी तरुण मंडळी होती त्यांना या चळवळीमध्ये जे नवीन चालले आहे त्यात रस होता पण आपण त्यात भाग घ्यावा ही गोष्ट त्यांच्या गावातील पुढाऱ्यांच्या धोरणामुळे पटत नव्हती गावच्या पुढाऱ्यांच्या जवळ जायची आमची ताकद नव्हती कारण आम्ही तसे पोरस्वे होतो आणि या पुढारी मंडळींचे सरकार दरबारी हीच संबंध गुंतले असत त्यांना स्वराज्याची चळवळ म्हणजे नसत्या उठा वाटत मी मात्र एक समजून चुकलं होतं की या चळवळीशी तटस्थ आणि विरोधी असणारे जे शहरातील लोक आहेत आणि खेड्यापाड्यातून पसरलेला जो ग्रामीण समाज आहे त्यांचे मन जागे केल्याशिवाय चळवळ वाढणे अवघड आहे पुढे बारा मार्चला गांधींचा दांडी मोर्चा अहमदाबादहून सुरू झाला साबरमतीच्या आश्रमातून ते मजल दरमजल करत दांडीच्या दिशेने वाटचाल करू लागले आणि मी एक आश्चर्य पाहिले की जसजसे त्यांचे एकेक पाऊल पुढे पडत होते तस तसा देगाहून काही करू इच्छित होता जी माणसे मला तटस्थ आणि विरोधी वाटली होती त्यांच्यातही मला फरक जाणवू लागला कराडला जाहीर सभा होऊ लागल्या त्या सभांमध्ये यातील काही मंडळी येऊ लागली खेड्यापाड्यातूनही मंडळी आवर्जून भाग घेऊ लागली शांत एकाकी अविचल व स्थिर असा एखादा पाण्याचा ढोळ असावा आणि अचानक कुठून वाद सोसाट्याचा वारा यावा म्हणजे त्यावरती असे लाटांचे तरंग उठू लागतात तसे शांत पवडल्या या समाजाचे होऊ लागले माझ्या डोळ्यांसमोर ही चित्र आजही येत थोड्या दिवसांच्या अंतरामध्ये समाज कसा बदलल्यासारखा वाटू लागला महात्मा गांधींना देशातल्या ग्रामीण व शहरी समाजाची नाडी समजलेली होती म्हणून त्यांनी दांडी मोर्चाची कल्पना काढली होती त्यांच्या निर्णयाची एक प्रकारे कसोटीच लागली शेवटी सरकारला गांधीजींना पकडावे लागले आणि या अटकेमुळे जो एक नवा प्रभाव जनतेवर पडला त्याचे रुप अवर्णनीय आह गांधीजींनी सुरु केलिखा मिठाचा सत्याग्रह हा आता त्यांच्यापुरता मर्यादित राहिलेला नव्हता देशातल्या चह बाजूला संधी सापडविल मीठ व जंगल सत्याग्रह होऊ लागले लोकांच्या धरपकडी सुरू झाल्या ब्रिटिश सरकारच्या निषेधाच्या सभा आणि त्यातून होणारी भाषणे यातून जनजागृती होऊ लागली मोठा रोमहर्षक काळ होतो आमच्या कराडला जवळजवळ दररोज कृष्णेच्या घाटावर सभा होत असत आणि त्या सभातील भाषणे ऐकण्याकरता मी तासनतास तिथे घालवत असे कराड शहरातील काही वकील मंडळी फार उत्तम भाषणे करत बाहेरची विद्वान माणसे येत होती त्यांचीही व्याख्याने होत त्यामुळे एक प्रकारचे लोकशिक्षण होत असे अम्मा विद्यार्थ्यांवर या सभांचा परिणाम होत असे लहानशा सभातून मीही बोलू लागलो होतो माझ्या वर्गात अहमद कच्ची म्हणून एक अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होता त्यांचे कुटुंब आगाखान पंतातील होते व्यापाराखेरीज काही बाहेर पाहू नये अशी त्यांच्या घरातील कर्त्या माणसांची वृत्ती होती पण हा मुलगा अतिशय बुद्धिमान असल्यामुळे त्याला भोवतालच्या परिस्थितीचे स्वरूप समजून घेण्याची अधिक उत्सुकता अस जाहीर सभांना जाण्याची त्याला त्याच्या घरातून परवानगी नसेल पण मी त्याला रोज काय घडले त्याची माहिती सांगत असे तो माझा मोठा मित्र बनला आणि त्याच्यावरचे भीतीचे जे दडपण होते ते कमी करण्याचा मी प्रयत्न केला तो अतिशय सुसंस्कृत मुलगा होता त्याचं इंग्लिश विषय तर इतका उत्तम असे की जरू काही तो इंग्रज कुटुंबातच वाढलाय असे वाटावे मला आठवते की एकदा एका मासिक परीक्षेच्या वेळी आमच्या इंग्लिशच्या शिक्षकांनी त्याला पंचवीस मार्कांच्या पेपरला सव्वीस मार्क देऊन त्याचा गौरव केला होता मी त्याच्याशी ज्या चर्चा करत असेल त्यातून मुसलमानांच्या तटस्थपणाचे चित्र मी थोडेफार समजू शकलो उथळे म्हणून महार समाजातील माझे एक मित्र होते तेही आमच्याबरोबर असत आमच्यासारखे बोलत पण या कामासाठी ते कधी आम्हाला त्यांच्या समाजात घेऊन जात नसत मी त्यांना एकदा विचारले असं का त्यांनी सांगितले आमच्या समाजाची दुःख तुम्ही समजता त्यापेक्षा वेगळी आहेत महात्मा गांधी डॉक्टर आंबेडकरांना का बरोबर घेत नाहीत ते जर त्यांनी केलं तर ही गोष्ट बदलून जाईल पण हे सर्व प्रश्न आमच्या आवाक्याबाहेरचे होते मी हे सर्व अशासाठी सांगितले की समाजाचे चित्र एक नवा अनुभव घेऊन बदलत होते ते कशा कशाप्रकारचे होते त्याची कल्पनाही यावी म्हणून पण एक गोष्ट मात्र खरी की कोणी तटस्थ असो किंवा कोणी मनातून विरोधी असो देशात एक नवे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते एक विलक्षण लोकजागृती झाली होती आणि तिच्याविरुद्ध काही करावे असे वाटणाऱ्यांच्या वृत्तीही कमजोर होत होत्या बदलत होत्या मी तर स्वतःला या चळवळीत मनाने लोटून दिले होते व प्रत्यक्ष कामालाही लागलो होतो मी त्या कार्यामध्ये समरच झालो होतो या चळवळीच्या निमित्ताने आमच्या गावी वाईच्या प्राज्ञा पाठशाळेच्या काही मुलांचे एक फेरी आली आम्ही पांडवांसारखी शिस्त पाळू अशी सुरुवात करून गांधींच्या सत्याग्रहाची तत्वे सांगणारी गीते गात पहाटेच्या सुमारा ते गावातून फेरी काढत त्यांचे अनुकरण करायचं आम्ही ठरविले आमच्या गावातील शक्डो मुले आणि मुली अशा प्रभात फेरीत सामील होऊ लागली सकाळी पाच वाजता झाडल्या ठिकाणी जमाव आणि वेगवेगळी गाणी म्हणत गावभर हिंडाव असा तास दोन तासांचा कार्यक्रम झाला या निमित्ताने नवी गाणी तयार होऊ लागली नवे कवीही निर्माण झाले एक संपूर्ण नवीन चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आमच्या कृष्णेच्या घाटावर होणाऱ्या सभात भाषण करण्यासाठी वाईच्या प्राज्ञापाठशाहीचे तरुण विद्वान पंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे एक आठवड्याभर आले होते आणि तेथे ते त्यांची ते आठदा भाषणे झाली गावातील सर्व सुशिक्षित व्यापारी आणि इतर मंडळी त्यांच्या भाषणाला तोबागर्दी करत असत त्यावेळी त्यांचे वय तीस वर्षांचे होते चेहऱ्यावरती बुद्धिमत्तेचे प्रखर तेज होते अंगावर बंगाली पद्धतीने घेतलेली शाल होती त्यांची ती व्याख्यानी मी आजही विसरू शकत नाही पारतंत्र्याची त्यांनी खूप नवी मीमांसा केली स्वातंत्र्याचा अर्थ सांगितला ही शेवटची लढाई आहे आणि यात आपण सर्वस्वाचा होम केला पाहिजे असे आवाहन केले त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला तर्कतीर्थांच्या प्रमाणेच एकदा या चळवळीच्या निमित्ताने श्री काकासाहेब गाडगिळी भाषणासाठी कराडला आले होते त्यावेळी मी त्यांना प्रथम पाहिले एका मोठ्या सभेत त्यांचे भाषण झाल्याचे मला आठवते सभेसाठी तुडुंब गर्दी झाली होती त्यावेळी लाऊडस्पीकर नसल्यामुळे वक्त्यास उंच आवाजात बोलावी लागत काकासाहेब भाषणासाठी उभे राहिले आणि सभेला उपस्थित असलखा जनसमुदायाच्या शेवटच्या टोकावर नजर पोहोचना तेव्हा ते समोरच्या टेबलावर चढले व टेबलावर उभे राहून त्यांनी भाषण केल्याचे मला स्मरते त्यांच्या भाषणात देशभक्तीचे आव्हान होते नर्मविनोद होता खट्याळ उपरोधपणा होता ब्रिटिश साम्राज्यशाहीवर प्रखर टीका होती काकांचे भाषण अत्यंत कळकळीची आणि आवशपूर्ण झाले त्यांच्या शिळीदार वक्तृत्वाची व बदर व्यक्तिमत्वाची कायमची नोंद झाली माझ्या मतानं तर्कतीर्थांच्या भाषणांचा वैचारिक प्रभाव सामान्य माणसांवर आणि विशेषतः तरुणांवर जास्त पडला तर्कतीर्थांच्या भाषणाची शैलीच वेगळी होती त्याला देशभक्तीची धार होती विचारांची एक पकड होती त्यांच्या पहिल्या भाषणातील पहिलेच वाक्य इतके नाट्यपूर्ण व अर्थपूर्ण होते की ति आजही माझ्या ध्यानात आह मे महिन्याची संध्याकाळ होती सुमारे 5 वाजली असावेत सभा कृष्णा घाटावर होती हजारो माणसं उन्हात तापलेल्या घाटावर बसली होती उन्हाळ्या तापलेल्या काता त्यावर बसणाऱ्या माणसाला भासल इतका गरम होता शास्त्री बुवा बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्याने पहिले वाक्य उच्चारले तसे तुम्ही बसला आहात तो घाट जसा गरम झाला आहे तशी तुमची बुद्धी व मनं गरम झाली पाहिजेत देशाची तुमच्याकडे आज ही मागणी आहे चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज असलेल्या तरुण शास्त्र्यांचे हे एकच वाक्यसभा जिंकून गेल त्यानंतर त्यांची आठ नऊ झाली या दोघांची भाषणी माझ्या लक्षात राहण्याचे आणखी दुसरे एक कारण आहे या दोघांच्या भाषणाबद्दल कराड पोलिसांनी दोघांच्यावर खटले भरले दोन्ही खटल्यांमध्ये काही महिन्यांचे अंतर असेल पण या खटल्यांमुळेही लोकजागृती होण्यामध्ये आणखी भरच पडली या दोन्ही खटल्यांच्या वेळी मी मॅजिस्ट्रेट कचेरीमध्ये हजर राहून या खटल्यांची संपूर्ण हकीकत व कामकाज ऐकले व पाहिले आहे सरकारी रिपोर्टरने त्यांच्या भाषणातील त्यांना वाटणाऱ्या आक्षेपा मजकूरांची साक्ष द्यायची आणि या वक्त्यांनी आपण हे बोललो आहोत आणि बचावाच्या कामात आपल्याला भाग घ्यायचा नाही असे ठामपणे निवेदन करायचे हाच परिपाठ पडला होता माझ्या आठवणीप्रमाणे दोघांना सहा सहा महिन्यांच्या सक्त मजूरच्या शिक्षा झाल्या तरी सुद्धा दोघेही हसतमुख होते ते लोकांना नमस्कार करत आपल्या कोठडीत शिरल्याचे मी पाहिले आह स्वातंत्र्याच्या लढ्याची ही प्रात्यक्षिके पाहत असताना एक प्रकारचे लोकशिक्षण होत होते असे म्हटले पाहिजे शक्डो लोक हे पाहायला आणि ऐकायला जमत असत मग त्यावर लोकांची चर्चा चालू होईल पुन्हा त्या शिक्षेच्या जाहीर सभा होईल असं ह संपणारे वर्तुळ होत एके दिवशी आमच्या कराडमध सत्याग्रहाचा दिवस उगवला हो असे जाहीर झाले की शिरोडेहून बेकायदेशीरित्या मीठ तयार करून त्याच्या विक्रीसाठी कोणी प्रमुख मंडळी येणार आहेत आम्ही त्यांच्या स्वागताची आणि सभेची व्यवस्था कली ते लोक कोण आहेत कुठले राहणारे आह याची कल्पना आम्ही कुणाला येऊ दिली नाही बटाणे मंदिराच्या चौकात जिथे तीन रस्ते एकत्र मिळतात तिथे संध्याकाळी सभेसाठी प्रचंड गर्दी जमली आणि आता पुढे काय होणार याची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहू लागल पोलीस बंदोबस्त कडेकोट होता आमच्या भागातील पोलीस इन्स्पेक्टर आपले युनिफॉर्म व फौज पाट्यासह सज्ज होते आता ही लढाई कशी जुमते याची लोक वाट पाहत होते मिठाची विक्री करणारे कोल्हापूरचे श्रीनिकम अनपेक्षितपणे व चपळतेने सभेच्या एका कोपऱ्यातून येऊन व्यासपीठावर उभे राहिले आणि त्यांनी आवाहन केले गांधीजींच्या आज्ञेप्रमाणे आम्ही बनवलेल्या मिठाच्या पुड्या माझ्याजवळ आहेत आणि त्यांची विक्री करणार आह जे कोणी घ्यायला तयार असतील त्यांनी पुढे याव हातामध्ये मिठाच्या पुड्या घेऊन तो हात उभारून ते लोकांना सांगत होते, बोला बोला लोक एकमेकांकड़ कुतूहला आणि उत्कुंठ दहत होत आता हे धाडस कोण करणार याबद्दल औत्सुक्य होत लोकांमधे एक, एक प्रकारची धीरगंभीर शांतता पसरली व्यापारी मंडळी ज्या कोबऱ्यात बसली होती तेथील एक अत्यंत सन्मान्य व्यापारी श्यामजीबाई हे उठले आणि त्यांनी तो पुढील लिराव स्वीकारला सभेमधे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला पोलीस इन्स्पेक्टरांनी पुढे होऊन श्यामजीबाईंना अटक केली हे सर्व इतक्या शिस्तीरे झाले होते की यापुढे आणखी काय होणार म्हणून लोक वाट पाहत होते व्यासपीठावरच्या गृहस्थांनी आपल्या किशातली दुसरी पुडी काढली आणि पुन्हा पुकारले ही दुसरी पुडी कोण घेणार सगळीकडे एकदम स्तब्धता निर्माण झाली पुढी घेतल्यानंतर अटक होते हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले होते एक दोन मिनिटं निशब्द शांततेत गेली आता पुढे कोणी येणार नाहीत अशी लोकांची समजूत झाली आणि तेवढ्यातच आमचे हरिभाऊ लाड आपल्या छाप बाजूला बसले होते तेथून ते उभे राहिले आणि त्यांनी ही पुडी मी घेतो आहे असे सांगितले हरिभाऊनी त्या दिवशी फक्त मला सांगून ठेवले होते की मी यात भाग घेणार आहे तुम्ही कोणी यात पडता कामा नये पाठीमागचं काम पुढे चालू ठेवलं पाहिजे त्यामुळे त्यांच्यापुढे जाऊन बेकायदेशीर मीठ खरेदी करण्याचे धारसाचे मला आश्चर्य वाटले नाही सर्व सभा झाली मी पूर्वी सांगितले त्याप्रमाणे हरिभाऊ एक बटू मूर्ती होती शरीरामध्ये व्यंग होते ते लंगडत चालत तोंडात दात नसत त्यांचे वागणे बोलणे मोठे खणखडीत होते त्यावेळी ते आमच्या ग्रुपचे खरे लिडरच होते आणि मित्रही होते मला बद्दल ते फार आदर होता आणि आजही आह इन्स्पेक्टरांनी हरिभाऊनाही अटक केली आणि श्रीनिकम यांनाही पकडले मग मात्र सभेमध्ये गोंधळ झाला लोक उभे राहिले आणि त्यांनी हरिभाऊ श्यामजीभाई आणि श्रीनिकम यांच्या भोवताली कडे केले आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी धावत जाऊन लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी आपल्या बोटारीतून त्या तिघांना मामलेदार कसेत नेले एक दोन दिवसातच त्यांच्यावर खटले चालले आणि कायदेभंगाच्या चळवळीच्या शिस्तीप्रमाणे गैरकायदा मिळ जाणून बुजून खरेदी केले असे या दोघांनीही कबूल केल्यामुळे मॅजिस्ट्रेटने त्यांना काही महिन्यांची सजा दिली या एक दिवसाने व घटने आमच्या गावच्या परिस्थितीत आणि माझ्या चित्तवृत्तीत खूपच फरक पडला त्याच्या आधी भाऊसाहेब बटाणे यांनाही अटक या करून नेण्यात आले होते त्यामुळे आमच्या गावी चळवळीला उधाण आले होते असे म्हणले तरी चालेल आता चळवळ खेड्यापर्यंत पोहोचली होती आम्हाला खेड्यातून भाषणे करण्यासाठी निमंत्रणे येऊ लागली मी आणि इतर काही कार्यकर्ते या सभांसाठी जात असू एखाद्या गावी गेल्यानंतर काँग्रेसची सभा होणार असे जाहीर करत मुले गावाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जात मग कुठे एखाद्या मंदिरामध्ये किंवा गावातल्या प्रमुख ठिकाणी असणाऱ्या पाराच्या सावलीत आम्ही सभा घेत असू दीडशे दोनशेपर्यंत माणसे जमत लांब उभ्या राहून स्त्रिया भाषणं ऐकत असत आम्ही आमच्या शक्तीप्रमाणे चळवळीची माहिती श्रोत्यांना देत असू गांधींनी केलेल्या कार्याची हकीकत सांगत असू सरकारने केलेल्या अत्याचाराची माहिती देत असू आपला देश इंग्रज सरकार पिळून काढत आहे आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये अज्ञान व दारिद्र्य वाढले आहे असे सरळ साधे सोपे विषय मांडत असू राष्ट्रप्रेमाचा संदेश शेवटच्या थरापर्यंत पोहोचला असल्यामुळे माणसे आमची ती भाषणी मोठ्या प्रमाणे ऐकून घेत आम्ही त्यांना सांगत असू की आपण सर्व काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊ म्हणजे आपण स्वतंत्र होऊ एका गावची मला आठवण आहे तेथे आमची सवा झाल्यानंतर एक जाणता व वयस्कर मनुष्य उभा राहिला आणि म्हणाला पोराण नो तुम्ही चांगलं काम करता आहात कर, करण या निव्वळ गांधी टोप्या घाडून आणि झेंडे फिरवून स्वराज्य कसं मिळणार रे इंग्रजी मोठा बलिष्ठ राजा आहे तो तुमच्या बोलण्यानं कसा हटणार त्याच्यासाठी लढलं पाहिजे व तलवारीची लढाई केली पाहिजे अशा अर्थाचे बोलल्यानंतर आम्ही त्याला आमच्या समजुतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळे लोकांच्या मनात काय विचार येतात याची आम्हाला थोडीफार कल्पना आली स्वराज्य मिळवण्याचा विचार लोकांना पटलेला होता पण आम्ही म्हणतो त्या अहिंसक पद्धतीनं तो मिळणार का हा लोकांच्या मनातला प्रश्न होता मी हा एक उद्बोधक अनुभव म्हणून त्याचा उल्लेख केला आहे हा प्रश्न अनेकांच्या मनात व अनेक स्तरांवरच्या माणसात निर्माण होत होता वर्तमानपत्रात सुद्धा चळवळीबद्दल जे लिहिले जात होते त्यामध्ये हा त्या विचार अनेक मंडळींनी प्रत्यक्ष चा मांडण्याचाही प्रयत्न क्ला होता शहाणी श्रुती विद्वान माणसही रणावीन स्वातंत्र्य कोणा मिळाल अशा शब्दाच हाच प्रश्न निराळ्या पद्धतीनं मांडत होती हरिबो जेलमध्ये गेल्यामुळे मी आणि माझे साथी यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली होती परंतु स्वस्त बसायचे नाही हा आमचा निर्णय होता पोलिसांचे माझ्याकडे लक्ष गेले होते आणि माझ्या बंधूंजवळ पोलीस इन्स्पेक्टरने तसा काहीसा उल्लेख केला होता माझ्या आणि गणपतरावांची यावर चर्चा झाली तेव्हा मी त्यांना सांगितले मी माझं काम काही बंद करणार नाही परंतु मिठाची पुडी घेऊन मुद्दामून तुरुंगात जाण्यासारखंही काही करणार नाही मात्र दररोज सकाळी प्रभातफेरी काढून कराड शहरात व संध्याकाळी शाळा संपल्यानंतर आसपासच्या खेड्यात जाण्याचा माझा लोकशिक्षणाचा कार्यक्रम मी काही बंद करणार नाही गणपतरावांना ही, ही चळवळ महत्वाची आहे हे पटत होते आणि म्हणून त्यांनी मला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला नाही परंतु मला सांगितले तू हे करतो आहेस हे आईला पसंत आहे काय हे तिच्याशी तू बोलून मी तर या चळवळीसंबंधाने माझ्या आईशी दररोजच बोलत होतो तुझं शिक्षण बुडेल ही मला चिंता आहे असे आईने मला जरूर म्हटले होते परंतु मी जे करतो आहे त्यापासून मागे वळवण्याचा तिने प्रयत्न केला नाही तिनं सांगितले महात्मा गांधीचं काम करतो करतोआहे तुला नको कसं म्हणू मी पण तुझा थोडला भाऊ सरकारी नोकरीत आहे तो नाराज होणार नाही याची काळजी घे तिजे म्हणणे खरे होते माझे थोडले बंधू जे सरकारी नोकरीत होते त्यांना माझे राजकीय काम बिलकुल पसंत नव्हते त्यांनी एकदा मला स्पष्ट बोलूनच दाखवले होते तुझ्या या उद्योगामुळे किव्हा माझी नोकरी जाणार आणि आपण सर्वच जण पडणार पण मी त्यांच्या बोलण्याची फारशी काळजी केली नाही आणि माझे काम मी तसेच चालू ठेवल या वेळेपर्यंत चळवळीच्या वातावरणाने नुसते कराडच नवे, तर पुरा कृष्णाकाठ भरून गेला होता गावोगावी सभा होत बाहेरचे मोठमोठे कार्यकर्ते सभेसाठी येत तिरंगी झेंड्याच्या मिरवणुका निघत आता ही चळवळ काही शहरापुरती मर्यादित राहिली नव्हती मी कराड तालुक्यातल्या गावागावांमध्ये माहीत झालो होतो मला लोक बोलावित असत सभेमध्ये मी बऱ्यापैकी बोलत असे त्यामुळे माझे कौतुक होत असाड शहरामध्ये नित्य नियमाने सकाळी प्रवाद फेरी काढण्याच काम मी तसेच चालू होते आणि एक दिवस प्रभातफेरीचे काम करणाऱ्या आम्ही दहा पंधरा मंडळीवर खटल्याचे समन्स लागले आणि कोर्टाचे निमंत्रण आले आम्हाला आमच्या गावच्या वकील मंडळींनी सल्ला दिला की ही प्रभात फेरीची केस आपण कोर्टात लढवली पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही कायदेशीररित्या ती केस कोर्टात लढवावी अशा निर्णयाला आलो त्यावेळी कराडचे काँग्रेस भक्त वकील श्री वामनराव फडके यांनी आमचे वकीलपत्र घेतले आणि ही केस सुरु झाली मोठी मजदार केस होती वामनराव मोठ्या विनोदी भाषेत सरकारी साक्षीदारांच्या साक्षी घेत असत पुण्याच्या दैनिक ज्ञानप्रकाशमध्ये मी या प्रभात फेरीच्या खटल्याचा सविस्तर वृत्तांत प्रसिद्धीसाठी पाठवत असे वर्तमानपत्रात त्याचे वृत्तांत आले की पोलीस चौकशी करत असत की या सर्व बातम्या देतो कोण पण त्यांनाही माहीत नव्हते की चळवळ सुरू झाल्यापासून महत्वाच्या राजकीय चळवळीची बातमी द्यायचे काम एक बातमीदार म्हणून ज्ञानप्रकाशच्या संपादकांशी मीच पत्रोर करत होतो एकोणीशे एकतीसच्या मध्यापर्यंत जवळजवळ वर्ष दीड वर्ष वृत्तपत्र बातमीदार म्हणून मी ज्ञानप्रकाशच्या ऑफिसशी संपर्क ठेवला होता मी लिहिलेली अनेक बातमीपत्रे ज्ञानप्रकाशमधून प्रसिद्ध झाली होती मी काही त्यांचा अधिकृत बातमीदार नव्हतो हो त्यामुळे ते एका बातमीदाराकडून असे त्या वृत्तावर लिहीत आणि ते प्रसिद्ध करीत हे सहज आठवले हो म्हणून ही गोष्ट आज मी प्रथमच बोलतो आह प्रभात फेरीची केस चालू असतानाच काहीतरी निमित्ताने पोलिसांनी मला बोलावून पोलीस कस्टडीत ठेवून दिल आणि तुझ्यावर केस भरणार आहोत चौकशी करतो आहोत अशा तऱ्हेच्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या पुढे नक्की काय झाले मला माहीत नाही परंतु त्यांनी मला काही न करता सोडून दिले मी माझ्या प्रभातफेरी काढण्याचा व बाहेरगावी का सभेला जाण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला कराड तालुक्यात यावेळी या चळवळीला दोन तीन केंद्रे बनली होती मसूर इंदोली आणि तांबे या ठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते म्हणजे मसूरचे राघुआण्णामय डॉक्टर फाटक विष्णू निगडीकर सीताराम पंत गरुड त्याचप्रमाणे इंदोलीचे दिनकरराव निकम आणि त्यांचे साथी तर तांब्याला आमचे मित्र कशिनाथ पंत देशमुख यांनी आपल्याबोल कार्यकर्त्यांचा एक मोठा संच उभा क्ला होता आणि जंगल सत्याग्रहाचा एक मोठा कार्यक्रमही घडवून आणला होता तिथली काही मंडळी जेलमधही गेली होती तांबव्यामध्यक्ष उठावाच नमुनदार चित्र पाहायला मिळाल काशीनाथ पंतांची जनतपुढ होणारी भाषणे मी ऐकली त्यामधीवर असणारी त्यांची भक्ती अहिंसेवरचा त्यांचा विश्वास विधायक पद्धतीनिद बांधण्याच्या कार्यक्रमाच्या मनाची तयारी त्यामुळे तोकांवर मोठा परिणाम करत असत तांब्या आणि आसपासच्या भागातील लोकांच काशीनाथ पंत दक्षमुखांवर फार मोठ होत त्यांचा नहमीचा व्यवसाय व्यापार होता कराडच्या त्यांचे दलालीचे दुकान होते, होत नेता नर्माण कसा होतो हमी प्रत्यक्ष या निमित्तानं पाहिल आह काशीनाथ शेठजींनी माझ्यावर प्राथमिक कार्यकर्त्यांच्या अवस्थेपासून फार प्रम कौतुक कल मला आपल्या भागामधनिन जनआंदोलनाच्या प्रक्रियाच शिक्षण दिल जस तांब्यामधल तस इंदोली आणि मसूरमधही घडत होत मसूरच्या राघोवांना लिमय हे तर माझे कायमचे मित्र बनले प्रथमता त्यांची माझी तशी ओळख नव्हती पण एके दिवशी करारच्या घाटावरच्या सभेत हा तरुण मुलगा चिठ्ठी पाठवून मला बोलायची आहे असे सांगून भाषणासाठी उभा राहिला आणि त्यांनी भाषण केले हे इतके मुद्देसुद्ध विचार इतके स्पष्ट आणि स्वच्छ बोलण्यामधली कळकळ आणि स्वातंत्र्याविषयी तळमळ ही इतकी उत्कट होती की त्या माणसामध्ये मी झपाट्याने आकर्षित झालो मी जाऊन त्यांना दुसऱ्या दिवशी भेटलो आणि त्यांची ओळख करून घेतली मी कराडमधे काम करत होतो हे त्यांनी पाहिले होते चार आठ दिवसांत मी ज्या भागात आमचे घर होते, त्या भागात रघुअणांसाठी एका सभेचे आयोजन केले आणि प्रथम मी बोललो माझे भाषण भावनाप्रधान होते ते ऐकून रघुअण्णा माझ्या पडले त्यानंतर रघुअण्णांचेही भाषण झाले आणि ती सभा संपली पण त्या दिवसापासून आमची दीर्घ मुदतीची मैत्री सुरु झाली रघुअणांना पुढे एकोणीशे मध्ये मोटर अपघातात निधन पावले त्या दरम्यानच्या बत्तीस वर्षांमध्ये त्यांची माझी मैत्री अखंड राहिली आम्ही दोघांनी कित्येक एक दिवस एकत्र जेलमध्ये काढले त्याची हकीकत क्रमाक्रमाने पुढे येईल पण इतका मनमोकळा प्रेमळ ग्रामीण जनतेशी शंभर टक्के एकरूप झालेला असा कार्यकर्ता मी कधीच पाहिला नाही एक नमुनेदार कार्यकर्ता आणि जिव्हाळ्याचा मित्र म्हणून मला त्यांची नित्य आठवण राहील अशा चळवळ वाढत होती माझी मित्रांची संख्याही वाढत होती नवी जिवाळ्याची नाती निर्माण होत होती आणि या सर्व मंतरलेल्या वातावरणात मी कसा बुडून गेलो होतो या कार्यकर्त्यांपैकी काही लोक माझ्या घरी येतात माझ्या आईशी त्यांच्या ओळखी झाल्या त्यापैकी काशीनाथ पंत आणि रघुआण्णा या दोन्ही कार्यकर्त्यांवर माझे आपल्या मुलासारखेच प्रेम करी तेही तिला आईच म्हणत यामुळे आमच्या चळवळीतील कार्यकर्त्यांशी माझी आई आणि योगायोगाने आमचे घर समरस होत गेले त्यामुळे मला घरची मोठी अडचण पडली नाही गणपत्रा जरी आपले काम करत होते तरी त्यांची आम्हाला सहानुभूती हलती आणि एक प्रकारे त्यांना मी जे करतो आहे त्याबद्दल अभिमान वाटत होतं लोकांमध्ये माझ्या वयाच्या मनाने मी बरीच मान्यता पावत होतो हे पाहून त्यांना आनंदच होत असला पाहिजे असे मला वाटत या चळवळीचा अधिक संकटीत असा उठाव झाला तो बिळाशी हा शिराळे पेट्यातील वारनेच्या काठचा जो प्रसिद्ध भाग आहे तिथे खऱ्या अर्थाने झाला श्री बाबूराव चरणगड आणि साथी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली तिथल्या जवळजवळ चाळीस गावातील पाटील मंडळींनी सरकारी नोकरीचे राजीनामे दिले जंगल सत्याग्रह फार मोठ्या प्रमाणावर झाला आणि एका अर्थाने त्या भागातील ब्रिटिश सरकारचा अंमल संपला अशी परिस्थिती निर्माण झाली पोलिसांना त्या भागामध्ये मोकळ्या मनाने हिंडता येईना सरकारी प्रसिद्धीप्रमाणे बिळासीचे बंड असे त्याला नाव दिले गेले ते काही सशस्त्र बंड नव्हते लोकांनी शांततेचा अवलंब करून सरकारशी सहकार्य करायचे नाही असे ठरवले होते ब्रिटिश राज्याचा जो कारभार चालत होता त्याची खुबीही होती की त्यांनी लोकांच्या मनात त्यांच्या सत्तेबद्दल एक प्रकारचे भय निर्माण केले होते आणि खेड्यापाड्यातून पाटील तलाठी आणि पोलीस यांच्या सहकार्याने त्यांनी आपल्या राज्याचा डोलारा उभा केला होता बिळाशी परिसरातील त्या चाळीस पन्नास गावात राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने एक वेगळेच वातावरण निर्माण झाले पाटील तलाठ्यांना लोकांचे सहकार्य मिळेना म्हणून त्यांनी राजीनामे दिले होते आम्ही चळवळीत काम करणारा नाही हे एक अनोखे चित्र होते तलवारीशिवाय राज्य कसे मिळणार असा जो प्रश्न विचारला जात होता त्याला हे खास उत्तर होते असे म्हटले तरी चालेल जनआंदोलनातून एकदा काही नवी शक्ती निर्माण केली व सरकारला असलेल्या सहकार्याचा हात काढून घेतला की राज्य कोलमडू शकते हा तर गांधीजींच्या असहकाराचा मूलमंत्र होता आणि त्याच ते प्रात्यक्षिक चालू होते आमच्या जिल्ह्यात बिळाशी बागात घडलेल्या या प्रयोगाचा जनमानसावर फार मोठा प्रभाव पडला आणि कायदेभंगाच्या चळवळीला उत्तजनस मिळाल सरकारी प्रचारातून त्याला बंड हे नाव अशासाठी दिल गि की त्यामुळे तेथील जनतेवर अत्याचार करायला सरकार पुढे मिळावी आणि शेवटी घडलेही तसच सातारा जिल्ह्याच्या बाहेरचे शक्तो पोलीस त्या भागात पाठविले गेल गावागावातून पोलिसांनी लोकांना दमदाटी देऊन भयभीत करण्याचा प्रयत्न केला लोकांच्या घरात शिरून त्यांना हारामारी करण्याचाही उपद्व्याप केला नाही म्हणले तरी अशा संघटित पोलीस अत्याचाराचा लोकांच्या मनावर भीतीदायक परिणाम होतोच ते तेथेही ते घडले त्यांच्यावर ते झालेल्या अत्याचाराची बातमी मात्र सरकारने प्रसिद्ध होऊ दिली नाही तेथले काही कार्यकर्ते अधूनमधून करार साधायला येत असत त्यांच्याकडून या हकीकती समजू लागल्या श्री चरणकर आणि त्यांचे सहकारी यांना पकडून तुरुंगात ठेवले होते इतर भागाशी त्या संबंध तोडला होता त्यामुळे आमच्या जिल्ह्यातील पुढाऱ्यांच्या मनात त्या भागातील लोकांच्याविषयी चिंता निर्माण झाली महिना पंधरा दिवस जाऊ दिल्यावर यासंबंधी काहीतरी केले पाहिजे याचा विचार करण्यासाठी कराडला श्री पांडुअण्णा शिराळकर यांच्या माडीवर निवडक कार्यकर्त्यांची बैठक झाली सातारून आलेल्या एका वकिलांनी बिळाशीच्या भागातील दडपशाहीची सर्व वस्तुस्थिती सांगून एक गंभीर चित्र उभे केले तिथल्या लोकांना दिलासा देण्यासाठी व आपण त्यांच्याबरोबर आहोत हे दाखवण्यासाठी कुणीतरी प्रत्यक्ष त्या भागात जाऊन आले पाहिजे असे सुचवले सूचना रास्त होती आणि त्याचा विचार कार्यकर्त्या सुरु झाला त्यातून अशी एक कल्पना निघाली की दोन तरुण कार्यकर्त्यांना त्या भागात पाठवावे आणि शक्य झाले तर बिळाशीमध्ये त्यांनी एक सभा घ्यावी कार्यकर्ते कोण असावेत अशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा रघुआना लिमये आणि मी अशा दोघांची जायची तयारी दाखवली आमच्या पुढाऱ्यांचा पुढचा प्रश्न सुटला आणि आमच्या भेटीचा तपशील आमचं आमिष ठरवून काय झाले त्याचा रिपोर्ट जिल्ह्याच्या वरिष्ठांना कळवावा असा निर्णय झाला चार दिवसाच्या आत रघुवांना लिमय आणि मी बिळाशीच्या भागात जाण्यासाठी एका सकाळी निघालो आम्हाला आमच्या प्रवासासाठी व इतर खर्चासाठी काही थोडे पैसे दिले होते एक दोन दिवस पुरेल एवढे खाण्याचे साहित्य जवळ घेऊन आम्ही निघालो होतो